स्कंद पाचवा अध्या एकविसावा शुंभ निशुंभची कथा व्यास म्हणाले राजा जन्म आणि शुंभ आणि निशुंभ हे महाबलाढ्य राक्षसवीर सर्वांना अजिंक्य असे होऊन गेले ते शूर दुराचारी आणि उन्मत्त असे भाऊ होते ते सर्वांना पीडा करीत परंतु देवहित तत्पर अंबिकेने त्यांचाही वध केला त्याचप्रमाणे महापराक्रमी चंड मुंड रक्तीबी तिने रणांगणात वध केला आणि देवांचे संकट दूर केले तेव्हा देवानी हिमालय पर्वतावर तिचे पूजन केले राजा म्हणाला हे असुर कोण कुठले हे राज्यावर कसे आले ते स्त्रीवध कसे झाले त्यांना कोणी वर दिला ते सर्व विस्ताराने मला सांगा व्यास म्हणाले राजा आता तू ती दिव्य कथा श्रवण कर शुंभ निशुभ हे दिसायला सुंदर होते ते पाताळात राहत पण एकदा हे दोघे भाऊ भूतला अन्नपाणी वर्ज करून पुष्कर तीर्थावर घोर तपश्चर्या केली योगविद्येत तत्पर राहून त्यांनी दहा वर्षे तपश्चर्या केली शेवटी भगवान ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न होऊन तेथे आले आणि म्हणाले हे भाग्यवान दैत्यानो उठा ध्यान सोडा तुमच्या तपश्चर्याने मी संतुष्ट झालो आहे म्हणून तुम्ही इष्ट वर मागा तुमची अद्भुत तपश्चर्या पाहून मी आलो आहे हे, हे विद्यार्थ्याचे भाषण ऐकताच दोघेही भाऊ भानावर आले प्रदक्षिणापूर्वक ब्रह्मदेवाला प्रणिपात करून ते कृष झालेले भ्राते म्हणाले हे दयासागरा आपण खरेच संतुष्ट झाला असाल तर आम्हाला अमरत्व द्या मृत्यूसारखे भय नाही म्हणून आम्ही तुला शरण आलो हो। आहोत तेव्हा हे सुरेश्वरा आमचे रक्षण कर आणि आमचे मरणाचे भय से कर ब्रह्मदेव म्हणाले हे मागणे विपरीत आहे जन्मास आलेल्यास मृत्यू ठरलेलाच आहे त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जन्म प्राप्त होतोच ही पूर्वपरंपरा विधात्यानेच ठरवून दिलेली आहे म्हणून तुमची दुसरी इच्छा सांगा मी पूर्ण करीन हे देवाचे भाषण ऐक पूर्ण विचार करून ते दानव ब्रह्मदेवाला प्रणाम करोनी पुरुषांस आम्यू नवर हे देवा स्त्रीय भीति नहीं हे ब्रह्मदेवा आम्मी अबद्य वहां ऐकन ब्रह्मदेवा ने इच्छित वर दिला तो स्वस्था परत ग दानवही स्वगृही जाऊन भृगुषींना पुरोहित करून त्यांचे त्यांनी पूजन केले एक शुभ नक्षत्रावर एक सुवर्णमय दिव्य शुभ सिंहासन तयार करून राजासना करता दिले ज्येष्ठ भाऊ शुंभ सुमुहूर्तावर राज्यावर बसला निशुंभ त्याची सेवा करू लागला तेव्हा त्याच वेळी उन्मत्त झालेले दानवभ्राते चंड मुंड हे सैन्य रथ गज यासह तेथे प्राप्त झाले शरीराने धूम्र वर्णाचा असलेला धूम्र लोचनही तेथे आला त्याचप्रमाणे घेऊन त्यांना येऊन मिळाला हे राजा रक्तबीजाचे पूर्वचरित्र श्रवण कर एकदा संग्रामामध्ये युद्ध चालू असता शस्त्रप्रहाराने त्याच्या देहातून भूमीवर रक्त वाहू लागले त्यातून त्याच्यासारखे क्रूर शस्त्र असंख्य पुरुष उत्पन्न होत असत तेही उत्तम युद्ध करीत त्यामुळे तो महावीर दैत्य सर्वांना अशा प्रकारचे अनेक दानव वीर आपले सैन्य घेऊन शुंभ राजाचे सेवक झाले त्यामुळे असंख्य सेनेसह त्यांनी सर्व पृथ्वीचे राज्य जिंकले नंतर निशुंभ शुंभाची आज्ञा घेऊन इंद्राचा पराभव करण्यासाठी से सैन्य घेऊन गेला तेथील सर्व ठिकाणी युद्धे करून जय संपादित चालला पण इंद्राच्या प्रहाराने त्याच्या वक्षस्थळावर जखम होऊन निशुंभूमीवर पडला तेव्हा त्याच्या सैन्याची वार्ता ऐकून देवानासह दिला त्याने, देवाना त्याने पराभव केला आणि स्वसामर्थ्याने त्याने इंद्रपद जिंकले सर्व त्रैलोक्य जिंकून त्याने यज्ञातील हवीरभागही घेतले नंदन मनादि सर्व स्वर्ग जिंकून कुबेर यम यांची ही त्याने जिंकली सूर्य आणि चंद्र यांचे अधिकार तो चालवू लागला अग्नीचे कार्य स्वतःकडे घेऊन निशुम्भास वायूचे कार्य दिले सर्व देव पराजित होऊन पर्वताच्या गुहात राहावयास गेले निराधार निराश्री देव रानामनातून हिंडू लागले ते सुखासाठी प्रयत्न करू लागले पण स्वस्थाने भ्रष्ट झाल्याने त्यांना कुठेही सुख लागेना कारण सुख हे दैवाधीन असते यावरून महाभाग्यवान बहुश्रुत धनसंपन्न आणि बलाढ्य लोकांनाही कालगतीने दुःख दैन्य प्राप्त होते राजाला भिकारी करणे ही कालाची घटना आहे दात्याला याचक बलवानाला निर्बल पंडिताला मूर्ख शुराला अत्यंत भिरू कालच बनवीत असतो कालाच्या योगाने पुरुष धर्मनिष्ठ आणि ज्ञानी होत असून कालाच्याच योगाने तो अत्यंत पापी आणि अज्ञानी होतो ब्रह्मा विष्णु महेश दुस्थिति प्राप्त होते त्या विस्मय वाटने कारण नहीं योगाने विष्णु सुकरादी योनी मधे जन्म घो शिव ही काल समाप्त